प्रपंचाची आठवण हेच दुखाचे कारण आपण रामापाशी मागावे एक तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख त्यातील मी एक पामर रामा तुला कसा झालो जड रामा अन्यायाच्या कोटी, तुच माये घाली पोटी मातेला घे आले शरण त्याला नाही दिले मरण ऐसे ऐकिले आजवर कृपा करी तू रघुवीर दातारा राम हे जाणून चित्ती म्हणून आलो दाराप्रती आता रामा नको पाहू अंत तुझवी शून्य वाटे जगत ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ तेते झाले दुखाला कारण आता रामा कोठे जाऊ तुला टाकून कोठे राहू ऐसे कोठे पाहावे स्थान जेथे होईल समाधान आता असो भाव मी रामा तुझा झालो देख आता कसे करी मी पडलो तुझ्या दारी आता लौकिकाची चाड नाही मला त्याची आवड हे ठसावे चित कृपा करी रघुपती आता मनासे येई तसे करी माझे मी पण हिरोनी जाई जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती राहील अभिमानाला धरून तेथे न राह कधी अनुसंधान कालोख अत्यंत मातला घालवा याला उपाय न दुजा सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण प्रपंचातील संकटे अनिवार्य माझ्या बोलण्याचा करावा विचार आता न कष्टी भावे फार प्रपंचाची आठवण हेच दुखाचे मूळ कारण तेच घोकित असल्याने न होई आनंद रूप स्मरण दुखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझे मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले अमुक व्हावे अमुक होऊ नये याचे कसे होईल त्याचे कसे होईल ही चित्ताची अस्वस्थता याचे नाव चिंता सुखदुःखे चित्ताची न स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था सुखदुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ज्यात एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य आपण देहाने कष्ट केले फार त्यातील फळाचा घेऊन आधार फळ नाही हाती आले दुःखाला कारण ते झाले आपले चित्त झाले विषयाधीन नाही दुखास दुसरे कारण मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुखाला खरे कारण याला एकच उपाय जान, अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती होऊ द्यावी स्थिर चित्ती बजावा रघुवीर रामा सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी आता मनासे येई तैसे ठेवी यावीणं दुझेनं मागणे काही